स्कंद नववा अध्याय सेहेचाळीसावा षष्टी देवीचे आख्यान नारद म्हणाले हे मुने आता इतर देवींची चरित्रे सांगा नारायण म्हणाले वेदात देवतांची वेगवेगळी चरित्रे सांगितली आहेत तुला कोणत्या देवीचं चरित्र ऐकायचं आहे नारद म्हणाले षष्टी मंगलचंडी मनसा या प्रकृतीच्या कला आहेत म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे श्री नारायण म्हणाले प्रकृतीच्या सहाव्या अंशात्मक देवीला षष्टी म्हणतात ती आयुष्य देन रक्षण पोषण करनी ती सिद्धयोगिनी है।, है।, सिद्ध है आता तिचा पूजा विधि आई स्वयंभूव मनु पुत्र प्रियव्रता ने भार्य च स्वीकार न करता तो तपश्चर्या करू लगला पण ब्रह्मदेवाच्या आज्ञेमुळेच त्याने विवाह नाईला विवाहनंतर बरास कालावधी गेला तरी पुत्र त्याला यज्ञाचा चरू भक्षण करण्यास सांगितले पुढे तिला गर्भ राहिला देवांची बारा वर्षे तिने तो गर्भधारण केला पुढे यथावकाश तिने एका सुवर्णकांती असलेल्या बालकास जन्म दिला पण दुर्दैवाने ते बालक जन्मतास स्मरण पावले त्यामुळे त्याचे सर्व आपत झाले माता अतिव दुःखामुळे स्मशानभूमीवर नेले पण तेथे अनिवार्य दुःखामुळे त्याने बालकाला हृदयाशी कवटाळले राजा मृतपुत्राला सोडण्यास तयार होईना अखेर तो स्वतःच प्राण देण्यास सिद्ध झाला त्याचवेळी स्फटिकाप्रमाणे शुद्ध मण्यानी विभूषित तेजस्वी रेशमी वस्त्राने विभूषित असलेले सुंदर आणि सचित्र पुष्पमाला धारण केलेले उत्कृष्ट विमान राजाला दिसले अत्यंत सुंदर अशी भगवती देवी विमानात विराजमान झाली होती पांढऱ्या चाफ्याप्रमाणे शुभ्र वर्णाची प्रसन्न चेहऱ्याची दयाळू भक्तानुग्रही अशा त्या देवीला अवलोकन करताच राजाने हात जोडले तो तिची स्तुती करू लागला त्याने आपल्या मृतपुत्रास भूमीवर ठेवले आणि भगवतीचे पूजन केले तेव्हा ती महा तेजस्वी प्रसन्न झाली राजा म्हणाला हे सुंदरी तू आहेस तरी कोण तू धन्य आणि मान्य आहेस तू कोणाची कन्या आहेस ती देवीपूर्वी देवांच्या सेनेची प्रमुख होती तिनेच देवांना विजय प्राप्त करून दिला म्हणून तिला देवसेना म्हणतात ती जगन रूप चंडिका देवसेना म्हणाली मीच ब्रह्मदेवाची मानसकन्या देवसेना आहे उत्पन्न होताच मला पित्याने स्कंदा अर्पण केले मी षष्टी ह्या नावाने प्रसिद्ध आहे मी प्रकृतीच्या साहव्या अंशाची कला असून मी निपुत्रिकाला पुत्र देते मी पुरुषाचे मनोरथ पूर्ण करते दारिद्र्यांना धन आणि कर्माचे फल देत असते हे राजा सुखदुःख हर्ष खेद वगैरे सर्व कर्मामुळे प्राप्त होत असतात पुत्र होणे न होणे अथवा पुत्राचा मृत्यू होणे या सर्व घटना कर्मामुळेच घडत असतात कोणतीही संकटे आपत्ती ही, ही कर्मामुळेच प्राप्त होतात असे म्हणून देवीने त्या मृत बालकाला हातात घेतले आणि त्याला सहज जिवंत केले तेव्हा त्या ते हसतमुख पुत्रास पाहून राजाला अपार आनंद झाला पण त्या बालकाला घेऊनच ती देवी विमानातून निघून जाऊ लागली हे पाहून राजा हृदयव्याकुळ झाला नंतर राजाने तिचे स्तवन केले त्यामुळे देवी संतुष्ट होऊन राजाला म्हणाली हे राजा तू तिन्ही लोकांचा राजा आहेस म्हणून तू सर्वांना माझी विधीपूर्वक पूजा करण्यास सांग तसेच तू ही वाझे पूजन कर त्यामुळे तुला बलदंड पुर हा पुत्र नारायणाचा अंश आहे त्याला पूर्वजन्माचे स्मरण असून हा अत्यंत पंडित आहे शिवाय याच्या अंगी एक लक्ष हत्तीचे बळ आहे मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झाले आहे म्हणूनच धनवान गुणवान शुद्ध विद्वान प्रिय ज्ञानी यशस्वी आणि संपत्तीदायी असा हा पुत्र तुला मी दिला आहे असे म्हणून देवीने त्या बालकाला राजाचे स्वाधीन केले राजाने तिची पूजा करण्याचे वचन दिल्यावर राजाला अनेक वर देऊन देवी स्वर्गलोकी निघून गेली राजाही आपल्या अमात्या आणि मंत्र्यांसह राजवाड्यात परत आला पुत्र राजाची इतर आप्त राजाने पुल्यामुळेतीकागृहात बालच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी आणि एकविसाव्या दिवशी तिचे पूजन करण्यास सुरुवात केली बालकाच्या सर्व शुभकर्मा दिवशी त्याने सर्वांकडून षष्टीचे पूजन करवले आणि स्वतःही पूजन केले हे नारदा देवीचे कौमुद सांगितलेले ध्यान आणि पूजा विधी स्तोत्रासह तुला सांगतो शालग्राम घट वटवृक्ष अथवा भिंतीवर पुतळी काढून त्या ठिकाणी तिची कल्पना करावी आणि तिचे पूजन करावी जिची कांती श्वेतचंपकाप्रमाणे आहे विविध रत्नांनी जी विभूषित आहे अशा या श्रेष्ठ देवसेनेची मी पूजा करतो असे म्हणून पूजेच्या निर्माल्यातील पुण्य स्वतःच्या मस्तकावर धारण करून तिचे ध्यान करावे नंतर व्रतस्थ राहून मूल मंत्रोक्त पाद्य अर्ध्य आचमन गंध पुष्प धूप दीप निरनिराळ्या प्रकारचे नैवेद्य मधुरफळे वगैरे उपचारांनी तिचे पूजन करावे ओम ह्रीम षष्टीदेवे स्वाहा अशा अष्टाक्षरी मंत्राचा जप करावा तिची स्तुती करून तिला नमस्कार करावा सामवेदोक्त तिचे स्तोत्र म्हणावे नंतर अष्टाक्षरी महामंत्राचा लक्ष जप करावा म्हणजे त्यामुळे पुत्रप्राप्ती होते आता सर्व शुभकामना पूर्ण करणारे तिचे स्तोत्र सांगतो प्रियवत म्हणाला महादेवी शांत स्वरूपिणी सिद्धी अशा देवीला माझा नमस्कार असो त्या शुभ आणि षष्टी नावाच्या देवसेना देवीस माझा नमस्कार असो वरदायिनी पुत्रदायीनी धनदायीनी अशा देवीला नमस्कार असो सुखदा मोक्षदा अशा स्कंदपत्नीस प्रणाम असो सृष्टीरूप प्रकृतीचा सहावा अंश असलेल्या अशा सिद्ध ईश्वरीस मी वंदन करतो सृष्टीरूप प्रकृतीचा सहावा अंश असलेल्या अशा सिद्ध ईश्वरीस मी वंदन करतो माया आणि सिद्ध योगिनी अशा देवी मी नमस्कार करतो साररूप शारदा नावाच्या देवीस माझे वंदन असो बलांची अधिदेवता कल्याणी कर्मफलदा षष्टी देवीस मी नमस्कार करतो भक्ताला प्रत्यक्ष दर्शन देणारी सर्व कर्मांना पूज्य असलेल्या स्कंद भार्येस माझा प्रणाम असो हे देवांचेही संरक्षण करणाऱ्या षष्टी देवी तुला माझा नमस्कार असो शुद्ध सत्वरूप सर्वांस हिंसा आणि क्रोध यांचा त्याग केलेली अशी जी देवी षष्टी त्या देवीला मी लोटांगण घालतो हे सुरेश्वरी मला धन स्त्री पुत्र मान जय इत्यादी प्राप्त करून दे हे महेश्वरी माझ्या शत्रूंचा नाश कर यशदायीनी षष्टी देवी माझा तुला नमस्कार असो अशी प्रियव्रताने देवीची स्तुती केली तेव्हा देवीच्या प्रसादामुळे त्याला पुत्रलाभ झाला हे षष्टीचे स्तोत्राप्त होतो एक वर्षा करून हे स्तोत्रहावांझ पत्नी असली तरी देवीच्या भक्तास पुत्र लाभ होतो शूर गुणी धनवान रूपवान दीर्घायुषी असा सर्व लक्षण संपन्न पुत्र देवीच्या प्रसादाने प्राप्त होतो बंध्या मृत वाज स्त्रीला सेवे ने सुपुत्र होतो। रोगग्रस्त बात्या अथवा माता ने हे स्तोत्र श्रवण केल्यास ते बालक एक महिन्यात निरोगी होते